वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सहासष्टावर ज्या रात्री शत्रुघ्नाने पर्णशाळेत प्रवेश केला त्याच रात्री सीतेने दोन पुत्रांना जन्म दिला अर्धी रात्र झाली असता मुनींची मुले वाल्मिकीकडे आली आणि त्यांनी सीता सुखरूप पाळन झाल्याचे प्रिय त्यांना सांगितले भगवन रामाच्या त्या पत्नीला दौले झाली आहेत तेव्हा महा मुने भूतपिशांतांचा नाश करणारी रक्षाक्रिया करा त्यांचे बोलणे ऐकून महर्षी तिकडे गेले तेव्हा त्यांना बाल चंद्रा सारखे महा तेजसंपन्न देव पुत्र असावेत असे दिसले त्यांना पाहून ऋषीना फार हर्ष झाला त्यांनी राक्षसविनाश आणि रक्ष, रक्षाक्रिया त्यांच्यावर केली मूळभर कुशगवत त्यांनी घेतले तशीच मूळभर लव म्हणजे लोकर घेतली आणि त्या वाल्मिकी द्विजाने त्या दोघांवर भूतविनाशिने रक्षाविधी केला त्या दोहोत जो अगोदर जन्माला त्याला मंत्राने पुत केलेल्या कुशाने मार्जन करावे त्याचे नाव कुशर राहील त्यांच्यातला जो धाकटा असेल त्याला वृद्ध स्त्रियांनी लवाने म्हणजे लोकरीच्या केसाने व्यवस्थितपणे मार्जन करावे आणि त्याचे नाव लव ठेवावे असे हे दोहे जन्माला आलेले लव या मी ठेवलेल्या नावाने प्रसिद्ध होते स्थिर मनाच्या वृद्ध स्त्रियांनी मुनीच्या हातून ती रक्षा घेतली आणि त्या शुद्ध स्त्रियाने त्या दोघांच्या रक्षाविधी केला वृद्ध स्त्रियांकडून ती क्रिया होत असताना आणि गोत्रिन उच्चार होत असताना रामाचे गुणसंकीर्तन आणि सीतेला दोन मुलगे झाल्याचे अर्ध रात्री शत्रुघ्नाने ऐकले त्याला ते वर्तमान अत्यंत प्रिय झाले तेथून पर्णशाळेत जाऊन माते फार आनंद झाला असे तो बोला हर्ष पावलेले महात्म्या शत्रुघ्नाची ती श्रावण महिन्यातील वर्षाची रात्र चटक निघून गेली पहाटे आटोपले आणि हात जोडून मुनीना बुलावून पश्चिम पुन्हा तो निघाला वाटेत सात रात्री मुकाम करी तो यमुनीच्या तीरावर गेला आणि पुण्यकीर्ती असलेल्या ऋषींच्या आशीर्वाद त्याने वास केला त्या महायशस्वी राजाने भार्गव आदी मुनीच्या सह योग्य गोष्टी करी मुक्का रघुवंश वीर राजपुत्र कंचनादी मुनी सह अनेक प्रकार गप्पा गोषी करीत विराम घेव लगरकंडाष्टा सर्ग समाप्त